पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सौदावे पुन्हा बाहेच्या जगात तुरुंगात अनेक गोष्टींची वाण जाणवते पण त्यातल्या त्यात स्त्रियांचा आवाज व मुलांचे खिदळणे यांचे ध्वनीकानी न पडल्यामुळे फार चुकल्या चुकल्यासारखे होते आणि जे आवाज कानांवर पडतात ते फारसे श्रुतीमधूर नसतात ते कठोर व दर्डावणीचे असतात मला एकदा एक नवीनच गोष्टीची उणीव फार तीव्रतेने भासली त्यावेळी मी लखनौ जिल्हा तुरुंगात होतो माझ्या मनात आले की गेल्या सात आठ महिन्यात कुत्र्यांचे भुगणे काही आपण ऐकले नाही 1923 तेवीसच्या जानेवारीच्या शेवटच्या दिवशी लखनौमधील सर्व राजबंद्यांची मुक्तता करण्यात आली लखनौ तुरुंगात त्यावेळी सुमारे शंभर ते दोनशे खास वर्गातले बंदी म्हणजे राजबंदी असावेत एका वर्षाहून कमी शिक्षेचे लोक अगोदरच सुटले होते लांब शिक्षेचे लोकच तेवढे मागे राहिले या अवचित झालेल्या सुटकेची आम्हाला अगाऊ काहीच कल्पना नव्हती प्रांतिक कायदेमंडळाने शिक्षा माफीचा ठराव पसार केला होता पण सरकारचे कार्यकारी मंडळ अशा ठरावाकडे क्वचितच लक्ष देत असते तथापि ही वेळ सरकारच्या दृष्टीनं योग्य होती कारण काँग्रेस विरुद्ध काहीही गोष्ट करीत नसून काँग्रेसवाले आपसातील धूळवडीतच रंगून गेलि होते प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांपैकी फारच थोडेजण तुरुंगात राहिले असल्याकारणी सरकारने असे धोरण स्वीकारले तुरुंगाच्या दरवाजातून बाहेर पडताना नेहमीच सुटकेचे समाधान व आनंद यांचा अनुभव येतो मोकळी हवा व खुली मैदाने रस्त्यावरील वाहतूक व वा जुन्या मित्रांची भेट या सर्वांचा परिणाम मेंदूर होऊन तो किंचित तरलबंदू बाह्य जगाचा प्रथम दर्शनासरशी माणसाला किंचित उन्मा चढतो असे म्हटले तरी चालेल आमची मणे ही भरारा मारू लागली होती पण आमचा आनंद क्षणभरच टिकला कारण काँग्रेसची स्थिती निराशाजनक झालेली होती ध्येयवाद संपूर्ण कारस्थानी सुरू झाली होती व काँग्रेस आपल्या हाती यावी म्हणून निरनिराळ्या गटांच्या हालचाली चालल्या होत्या भावनाशील माणसाचा जीव गुण जाईल असे जे मार्ग राजकारणात नेहमी अवलंबले जातात तेस मार्ग काँग्रेसवालेही उपयोगात आणत होते मी स्वतः काउन्सिल प्रवेशाच्या सर्वस्वी विरुद्ध होतो कारण प्रवेश केला की सामोपचाराचे व ध्येयछेदाचे धोरण स्वीकारणी भाग पडणार हे उघड दिसत होते परंतु देशापुढे दुसरा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता हेही खरे नाफेरवाल्यांचा विधायक कार्यक्रमाविषयी आग्रह होता परिणामता त्यांचा कार्यक्रम समाजसुधारणेचा होता त्यातील मुख्य गुण म्हणजे त्यामुळे कार्यकर्त्यांचा जनतेशी निकट संबंध येत नाही तथापि एवढ्याने राजकीय कार्याचा आग्रह धरणाऱ्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते शिवाय प्रत्यक्ष प्रतिकाराची लाट यशस्वीनं होताच ओसरून गेल्यावर सदतची राजकारणाची आमदनी काही वेळ ही गोष्ट अपरिहार्य होती कायदेमंडळातील राजकारणी सहकार्याच व विधायक न ठवता अडवणुकीच व चढाईचे असाव अशीच दासबाबूंची व माझ्या वडिलांची इच्छा होती कायदेमंडळात शिरून तिथेही राजकीय लढा चालवावा असे दासबाबूंचे ठाम मत होते माझ्या वडिलांचे धोरणे जवळजवळ असेच होत एकोणीशे साली गांधीजींच्या दृष्टिकोनापुढे नमते घेऊन त्यांनी काउन्सिल बहिष्काराला मान्यता दिली लढ्यात अगदी मनपूर्वक भाग घ्यावायचं असं ठरल्यानंतर गांधीजींचं सगळ्याच्या सगळा कार्यक्रम मान्य केल्यापासून गत्यांतर नव्हत आयर्लंडमधील सिनफिननी पार्लमेंटच्या जागा जिंकल्या नंतर पार्लमेंटमधे पाऊल टाकाव नाही असं त्यांनी ठरवले नव्या पिढीतील लोकांना सिनफिनचे हे धोरण फार पसंत होते बहिष्काराची ही पद्धत मी स्वीकारावी असं आम्ही गांधीजींना एकोणीशे वीसच्या उन्हाळ्यात खूपच आग्रह केलेला मला आठवतो पण अशा बाबतीत गांधीजी आपले म्हणणे कदापि सोडत नसत महम्मद अली त्यावेळी खिलाफ हतीच्या युरोपात गेले होते परत आल्यावर कौन्सिल बहिष्काराविषयी त्यांनी नापसंती दर्शवली सिनफिनचा मार्ग त्यांना अधिक पसंत होता तथापि या विषयात कोणाचे काहीही बंद असले तरी त्याची रा नसती कारण गांधीजी म्हणतील तेच शेवटी मंजूर होणार हे ठरलेच होते चळवळीचे जनक तेज, तेव्हा चळवळीचा तपशील ठरविण्याच्या कामी त्यांना स्वातंत्र्य असावी असा सूर वाळत होता सिन्फिनचा हिंसेशी असणारा संबंध दृष्टीआड केला तरीही मतदानावर बहिष्कार घाला हा पुकारा जनतेला जसा चटकन समजेल तशी सिन्फिनची पद्धती समजणार नाही असा गांधीजींचा आक्षेप होता निवडून आल्यावर कौन्सिलमध्ये जावायचे नाही या धोरणामुळे जनतेच्या मनात गोंधळ उत्पन्न होईल शिवाय निवडून आल्यावर आपले उमेदवार काउन्सिलकडे ओढले जातील त्यांना मागे खेचून धरण्याचे उपाय यशस्वी होणार नाहीत बरा आज काळपर्यंत त्यांना थांबवून धरण्यासाठी आवश्यक ते सामर्थ्य व शिस्त आपल्या चळवळीत नाही त्यामुळे कायदेमंडळाच्याद्वारा सरकारची मेहरनजर संपादण्याच्या ज्या उघड अगरगुप्त वाटा आहेत त्यांच्याकडे आपल्या लोकांचे पाय हलके हलके वळतील व काँग्रेसची प्रतिष्ठा नष्ट होईल असे गांधीजींचे म्हणणे होते गांधीजींचा हा युक्तिवाद अर्थपूर्ण होता व स्वराज्य पक्ष कायदे कायदेमंडळात गेल्यावर त्यांच्या म्हणण्यातील तथ्य कळवून आले तथापि एकोणीशे साली काँग्रेसने निवडणुकी लढवल्या असत्या तर काय झाल्या असते असा विचार मनात आल्यापासून राहत नाही खिलाफत चळवळीचा काँग्रेसला पाठिंबा असल्यामुळे प्रांतिक व वरिष्ठ कायदे मंडळातील बहुधा प्रत्येक लोकनियुक्त जागा काँग्रेसला मिळाली असती आजही असेंब्लीच्या निवडणुकीत काँग्रेसने लढवाव्या म्हणून पार्लमेंटरी बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे परंतु आमच्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भेगा एकोणीसशे वीस सालापेक्षा कितीतरी खोलावल्या असून यावेळी काँग्रेसला निवडणुकीत कितीही यश लाभले तरी एकोणीसशे वीस सालची सरात येणार नाही दोन विरोधी गटात सक्क निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करीत होते तुरुंगातून सुटल्यावर मी त्यांना जाऊन मिळालो मला फारसे यश आले नाही व फेर ना फेर राजकारणाचा मला वेट आला प्रांतिक काँग्रेस कमिटीचा चिटणीस या नात्याने मी काँग्रेस संघटनेकडे लक्ष देऊ लागलो गेल्या वर्षीच्या धकाधकीमुळे पुष्कळच गोष्टी करावयास हव्या होत्या मी खूप काम करीत होतो पण त्यात सहेतुकता फारशी नव्हती माझे स्वतःचे मनस अधांतरी लोंगळत होते लवकरच मला नवीन कार्यक्षेत्र मिळाले सुटल्यानंतर काही आठवड्यातच मी अलाहाबाद नगरपालिकेच्या अध्यक्षस्थानी जाऊन बसलो ही निवडणूक इतकी अनपेक्षितपणे झाली की निवडणुकीच्या आधी पाऊन तासपर्यंत माझे नावही कोणी सुचवले नव्हते माझ्यासंबंधी कोणाच्या मनात विचारही आला नसावा पण शेवटच्या क्षणाला काँग्रेस पक्षाला वाटले असावे की त्यांच्यापैकी मीच हमखास यशस्वी होईन त्यावर्षी देशभर मुख्य काँग्रेस पुढारी नगरपालिकांचे अध्यक्ष झालक्षंधुदास कलकत्त्याच पहिल मय झाल मुंबई कॉर्पोरेशनच अध्यक्षस्थान विठ्ठलबाईंना मिळाल सरदार वल्लभभाईंची अहमदाबाद अध्यक्ष म्हणून निवडणूक झाली संयुक्त प्रांतातील बहुत नगरपालिकांच अध्यक्ष काँग्रस्तवाल नगरपालिका निरनिया कामांची मला गोडी लागून मी त्यासाठी अधिकाधिक वेळ खर्च करू लागलो त्या प्रश्नांचा मी अभ्यास कला व नगरपालिकावयाच्या सुधारणांची भव्य योजनाही मनात आखून ठाली पण हिंदुस्थानातील नगरपालिकांची आहे ही घटना कायम असता कोणतीही असाधारण सुधारणा पार पाडणे शक्य नाही हे मला नंतर कळवून आले तथापि करता येण्यासारखे पुष्कळच काम होते तिला अधिक कार्यक्षम करण्यासाठी व जुन्या प्रकरणांचे गदळ काढून टाकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली माझे काँग्रेसचे कामही वाढत चालले होते व भरित भर म्हणून ऑल इंडिया काँग्रस्त छिडनेसाच्या जागीही मला निवडण्यात आल होत ही सर्व कामे उरकायची म्हणजे मला रोज पंधरा पंधरा तास काम करावे लागते दिवसभर काम केल्यावर सर्व शक्ती खलास होत असे तुरुंगातून सुटल्यावर घरी येऊन पाहतो तो टपारातले पहिले पत्र अलाहाबाद हायकोर्टाच्या त्यावेळच्या मुख्य न्यायाधीशांचे म्हणजे सर ग्रीम उड मियर्स यांचे होते पत्रातील आर्जवाची भाषा हो, वारंवार भटत जावे अशी त्यात केलेली विनंती वाचून मी जरा आश्चर्यकित झालो माझा त्यांचा परिचय नव्हता म्हणले तरी चालेल तथापि माझी विशेष माहिती नसताही त्यांना माझ्याबद्दल आपलेपणा वाटत असे त्यांनी मला नंतर सांगितले की तुम्ही फार मोठ्या पदाला चढाल अशी माझी कल्पना असल्यामुळे ब्रिटिशांचा दृष्टिकोन तुम्हाला समजवून देण्याच्या कामी आपला इष्टतो उपयोग व्हावा अशी माझी मनिषा होती त्यांची वागण्याची तरा मोठी खुबीदार असे सर ग्रीमवूड यांची कल्पना अशी की इंग्रज लोक सामाजिक व्यवहारात जहाल पुढाऱ्यांना अवहेलनापूर्वक वागवत असल्यामुळे सामान्यत ते ब्रिटिशांचे द्वेषी बनतात कित्येक इंग्रज लोकांची अद्यापही अशी समजूत आहे की त्यांच्या उद्दामर्तनामुळे हिंदी लोकात द्वेषभावना जहाल वृत्ती वगैरेचा फैलाव होतो एक आख्यायिका सांगण्यात येते व मोठमोठ्या माणसांच्या तोंडून ती ऐकाव्यास मिळते की एका इंग्रजी क्लबमध्ये माझ्या वडिलांना प्रवेश नाकारण्यात आला व तेव्हापासून ते इंग्रजांशी द्वेषी बनले या गोष्टीला सुद्धा आधार नाही एका नव्याच प्रकरणावरून ही एक दंतकथा बनवण्यात आली आहे परंतु पुष्कळ इंग्रजांना राष्ट्रीय चळवळीची ही मीमांसा पटते व वाटते खरे म्हणजे माझ्या वडिलांना अथवा मला याबाबतीत विशेष तक्रार करण्यास जागा नव्हती अजून सुद्धा इंग्रज मनुष्याबरोबर माझे चांगले जमते तो अधिकारी असेल आणि मला शहानपणाच्या गोष्टी शिकवण्याचा रुबाब तो कराव्यास लागेल तर गोष्ट निराळी तथापी राजकीय बाबतीत त्याच्याशी सहकार्य करणाऱ्या प्रागतिक अथवा एखाद्या पक्षातील माणसापेक्षा माझे त्या इंग्रजांशी जास्त पडेल अशी माझी समजूत आहे खेळीमेळीची व सौजन्याची वागणूक ठेवून द्वेषाचा हा दात टाकावा असा सर ग्रीमूड यांचा मानस होता आमची पुष्कदा भेट झाली नगरपालिकेने बसवलेल्या एखाद्या करावर आक्षेप घेण्याच्या निमित्ताने ते येत व मग इतर गोष्टींची चर्चा करीत बसत एका प्रसंगी त्यांनी प्रागतिकांना अगदी शिंगावरच घेतले भेकट दुबळे संधीसाधू चारित्रहीन तेजोहीन वगैरे विशेषणांचा आहेर त्यांनी प्रागतिकांना बहाल केला त्यांची भाषा याऊनही कडक व तुच्छतेची होती आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे असे का तुम्हाला वाटते असा त्यांनी प्रश्न केला माझ्यापाशी ते असे का बोलले कोण जाणे कदाचित मला त्यापासून आनंद होईल अशी त्यांची समजूत असावी नवी कायदेमंडळे मंत्रीपदाच करण्याची दिवाळांना मिळणारी सुसंधी वगैरे विषय त्यांनी नंतर काढल शिक्षणाचा प्रश्न म्हणजे दक्षातला अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न क्रिया स्वतंत्र असल्यावर शिक्षणमंत्र्याला लाखो जीवांच्या भवितव्याला घाट द्याची नामी संधी मिळणार आह आयुष्यात एखाद्या व्विच अशी संधी लाभणार समजा की मी तुमच्यासारखा बुद्धिवान शीलवान धक्वादी व काम तडीस लावण्याची धमक अंगी असलखा मनुष्य शिक्षणमंत्र्याच्या जागी बसला तर तो काय काय चमत्कार करून दाखवील नुकतीच माझी गव्हर्नरशी भी त्यावरून तुम्हाला तुमची योजना पार पाडण्याच्या कामी पूर्ण स्वातंत्र्य दल याविषयी मला मुळी शंका राहिलि नाही असंही न्यायमूर्तींनी मला आश्वासन दिल आपण बोलता बोलता बरेच व्हावलो अस वाटून तिणाल की हा अधिकृत बोलनव हो। ही माझी आपली वैयक्तिक सूचना आह ग्रीमोड साहेबांचीही आडवळणी मुत्सदिगिरी पाहून मला मोठी मौज वाटली मंत्रीपद स्वीकारून मी सरकारशी सहकार्य कराव ही कल्पनाच मला असह्य वाटत खरे बोलायचे तर किळस्वाणी वाटते परंतु त्या काळी व तदनंतरही काहीतरी भरीव विधायक से काम करण्याची संधी आपल्याला मिळावी अशी माझ्या मनाला पुष्करा तळमळ लागून राहिलेली आहे चळवळ असहकार विध्वंस ही काही माणसाची नित्याची कामे नव्हेत पण आमचे दैवच असे खडतर आहे की झगडे आणि विध्वंसक कार्य यांनी भरलेली वाळवंटे तुडवून पुढे जावे तेव्हा आम्हाला आमच्या आवडीप्रमाणे समाजरचना करता येईल असे एक क्षेत्र मिळणार आमच्यापैकी पुष्कळांचे आयुष्य व उत्साह या वाळवंटात झगडण्यात वर राबण्यात खर्च व्हायचा असल व जी काही बांधणी करायची आहे ती आमच्या मुलांना अथवा आमच्या नातवांना करावयास सापडेल त्याकाळी संयुक्त प्रांतात तरी दिवाणगिऱ्या फार सवंग झाल्या होत्या असहकारतेच्या काळात मंत्रीपदावर टिकून राहिलेले दोघे प्रागतिक दिवाण आता मंत्रिपदावरून दूर झाले होते जेव्हा काँग्रेस जवळ फार जोरात होती व सरकारला तिच्यापासून धोका वाटत होता तेव्हा काँग्रेसबरोबर दोन हात करण्यासाठी या प्रागतिक दिवाणांची मदत सरकारने घेतली त्यांचा मोठा मानसन्मान होत कारण सरकारचे मदतगार म्हणून त्या अशांततेच्या काळात त्यांचा हृदोदो करणे फायद्याचे कलम होते। या मानसन्मानांवर आपला हक्कच आहे असा त्यांचा समज झालेला असावा जनतेनं सरकारवर केलेल्या हल्ल्यांची ही केवळ प्रतिक्रिया आहे याची जाणीव त्यांना झाली नाही असे काँग्रेसचा मोर्चा बंद पडला त्यासरशी प्रागतिक दिवाणांची प्रतिष्ठाही गडगडली व सरकारकडून त्यांना मिळणारा मानमरातप एकाएकी कोटच्या कोठे झाला या प्रकाराची दिवाणांना चिड आली पण त्याचा काही उपयोग न होऊन लवकरच त्यांना राजीनामा देणे भाग पडले मग दिवाण शुदून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले काउन्सिलातील मुठभर प्रागतिक आपल्या अवमानित सहकारांच्या सहानुभूती खातर मंत्रीपदे स्वीकारिना उरलेले बहुतेक जमीनदार होते परंतु मामूली शिक्षणाची ओळख सुद्धा त्यापैकी फारच तोडायला झालेली होती काँग्रेसने कायदेमंडळावर बहिष्कार घातल्यामुळे उठला तो माणूस कायदेमंडळात दाखल झाला अशी एक वदंत आहे की त्या सुमारास संयुक्त प्रांताचे दिवाणगिरी स्वीकारण्याविषयी एका एकागृहस्थाला विनंती करण्यात आली तेव्हा त्याने असे उत्तर दिले की मी स्वतःला महापंडित समजत नसलो तरी सामान्य माणसापेक्षा मला थोडी अधिक अक्कल खासच आहे व लोकांची तशी समजत असेल असे मला वाटते अशा परिस्थितीत सरकारने देऊ केलेले मंत्रीपद स्वीकारून मी महामूर्ख आहे असे जगाला जाहीर करू की काय ही वृत्ती थोडीशी समर्थनीय होती प्रागतिक मंत्री संकुचितपणे वागत त्यांना राजकारणाकडे अथवा समाजकारणाकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची सवय नव्हती परंतु हा त्यांचा दोष नसून खरा दोष प्रागतिकांच्या वाजोट्या तत्वज्ञानाकडे येतो धंदेवाईक लोकांची कार्यतत्परता मात्र त्यांच्या अंगी होती आणि ते आपल्या नित्याचे काम मोठ्या दक्षतेने करीत असत त्यांच्या मागोमाग मंत्रीपदावर आलेले लोक बहुधा जमीनदार वर्गापैकी होते ते साक्षर होते इतकेच त्यांना उच्चासनावर वसुण्यात हिंदी लोकांची नालायकी सिद्ध करण्याचाच सरकारचा हेतू असला पाहिजे अर्थात ते सुशिक्षित असोत किंवा नसोत जमीनदारांची मते या दीवानांच्या खिशात हमखास असत शिवाय मोठमोठ्या मोड़ अधिकाऱ्यांना मेजवाणा देण्याचे काम करावे तो ते या दिवानांनीच उपासमारीत राहणाऱ्या त्यांच्या कुळाकंडला वसून त्यांना मिळेल त्याचा याहून अधिक चांगला उपयोग तरी कोणता करणार